वाल्मिकिरामायण कांड सर्ग चौदाच्या किशकिंधापुरीकडे ते सगळेजण त्वरेने गेले आणि दाट अरण्यातील वृक्षांच्या आड उभे राहिले पुनेच्या वनप्रिय सुग्रीवाने अरण्यात सर्वत्र दृष्टी फिरवली आणि मनात मोठा क्रोध आणला मग परिवाराने वेढलेल्या त्याने भयंकर निनाद करून युद्धाचे आव्हान दिले त्याच्या निनादने आकाशजणू फाटले व्यापार वेगा सरना महाम जस गर्जावा ती गर्जना करीत उगवत्याल रंगा दर्पा भर ले सारखी गतिग्रीव रा दक्ष है वनर सैनिकां जाने व्यापार सोन सारख्या शोभना ध्वजयंत्रपन्न वी पूरी क्षकिंधे पोचल आहोत्त वीरा तू वाली वधाची जी प्रतिज्ञा केली आहेस ती योग्य ऋतू काळी लता जशी फलित होते तशी सत्वर सफल कर सुग्रीव धर्मात्म्या रामाला असे म्हणाला तेव्हा शत्रूला नष्ट करणारा राम त्यालाच बोला ही गजपुष्पी नावाची वेली जी लक्ष्मणाने उपटून तुझ्या गळात घातली आहे त्याने तुला ओळखण्याची खूण मिळाली कंठात घातलेल्या या लतेमुळे वीरा तुझी शोभाही वाढलीय आकाशात नक्षत्रमा नक्षत्रमालेने वेढलेला सूर्य जसा दिसेल तसा तू या लतेमुळे दिसत आहेस वानरा वालीमुळे तुला जे भय आणि वैर उत्पन्न झाले आहे त्यापासून एकच बाण रणात सोडून मी तुला मुक्त करे सुग्रीवा तुझा भ्रातारुपी वैरी मला दाखव मी मारल्याने वनातल्या धुळीत तो तळमळत पडेल माझ्या दृष्टीपथात आल्यावर जर तो जिवंतपणी परत गेला तर मला दोष लाव माझी निंदा कर तुझ्या देखत मी एका बाळाने त्या सात सालांच्या लोभाने मी पछाडलेला असल्यामुळे कधीही खोटे बोलणार नाही अंकुर फुटलेले भाताचे शेत इंद्र जसे वर्षावाने सफर करतो तशी माझी प्रतिज्ञा मी सफर करीन शंका कुशंका सोडून दे सुवर्णमाळा घातलेल्या वालीला आव्हान देण्याकर तू तू असा घोष कर की ज्या योगेत हो वानर बाहेर पडेल मी जिंकलो असे गर्वाने मानणारा जयाची आकांक्षा धरणारा आणि तू चिडवलेला वाली प्रेमीजनात मिसळलेला असताना तो संघ सोडून शत्रूंचे आक्रमण काने बाहेर पडेल शूरवीर आपली पराक्रम शक्ती जाणत असताना शत्रूंचे आक्रमण विशेषतः स्त्रियांचा युद्ध प्रसंगी सहन करीत नाही रामाचे बोल ऐकून सुवर्णासारखा पिवळसर वर्ण असलेल्या सुग्रीवाने आकाश फाटेल अशी प्रचंड गर्जना केली त्याच्या त्या गर्जने गुराढोरांची हो शक्ती नष्ट झाली राजाच्या दोषामुळे विनयभंग होऊन भयभीत झालेल्या कुलश्रियांप्रमाणे किंवा रणात हतबल झालेल्या घोड्यांप्रमाणे हरिण वेगाने पडू लागले पक्षी पुण्य क्षयाने चांदण्या तसे भूमीवर पडले असा मेघाच्या गर्जनेसारख्या प्रचंड नाथ काढून वाऱ्याच्या वेगाने लाटा उठत असलेल्या नदीपती समुद्राप्रमाणे शौर्याच्या योगाने तेज वाढलेला सूर्यपुत्र सुग्रीव त्वरेने पुढे झाला किशकिंधा खंडाचा चौदावा सर्ग समाप्त